सर्वण झालं या घरी घट घालायचा ठरला धुन सर्वन झालं या घरी घट घालायचं ठरला नवर्रतान तो माघर धरलं तिच अंगाने काडी मुडी हातपाच जाते आलं गणून उद्या बसायचं घट म्हणलं की रात्रीच पीत भगरीच पीठ म्हणून दूध पाताळ नात कस आलं या कुणाची वाट बया जावा जावा बसल्या कबरी ताव मारला का माझ्या बायको झाला मारलं का माझ्या बायको मिली वेपर्स पापड्या तळून घेतल्या कुरकुरीत शेंगदाण्याच्या कुटात मिरची टाकून शाबू किलाय चरचरीत आमठी बर नर्याला आई ऊस तर खाल् अनबाई झाली गरगरीत राजगिरीचा माय लाडू झिरला ग माझ्या नवर त्याची कहाणी चप्पल ना फिरती डॉक्टर आणला कुलदी पाणी सफरचंद ज्यूस पिते आण मागती नारळ पाणी याचा अजून उपाय सांगतोय म्हणलं का पास बायचा